भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण सतरावे अंतराळ प्रवास संगणकामुळेच चंद्रावर पुन्हा जायचे कशाला या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडून निराळे येईल शंभर जणांना हाच प्रश्न विचारला तर शंभर विविध उत्तरे मिळतील नासा या संस्थेने इंजिनियर्स संशोधक व्यापारी डॉक्टर्स आणि साधे नागरिक यांना पुढील प्रश्न विचारले अवकाश संशोधन कशासाठी करायचे 2. या संशोधनाचा पृथ्वीवरील जनतेला काय फायदा 3. पुढील अवकाश संशोधनात चंद्रमोहिमेचा भाग कितीचा राहणार रा आहे त्यांची उत्तरे आली ती विविध प्रकारची होती यातील प्रमुख सहा कल्पना निवडल्या गेल्या नासाच्या इतर दिशातील अवकाश संशोधकांशी चर्चा करून सहा मुख्य ध्येय निवडलेत एक मानवाची चंद्रावडी संख्या वाढवायची याचा परिणाम म्हणजे मानवाची वा... सूर्यमंडळाचा आणि विश्वाचा अभ्यास करून वैज्ञानिक सशोद्राची व्याप्ती वाढवून वरील तीनही प्रश्नांची मूलभूत उत्तरे शोधून काढायची तीन मंगळवार नेण्यात येणाऱ्या भविष्यकालीन यात्रेसाठी तंत्रज्ञान प्रणाली कार्यपद्धती यांचा सांगोपांग विचार करून अशा लांबच्या अंतराळ धोका कमी करून ती ट्रीप जास्तीत जास्त फलदायी कशी होईल याचा अभ्यास करणे चार शांततामय आणि सहयोगी चपलता करून निरनिराळ्या राष्ट्रात सामंजस्य निर्माण करणे यामुळे सामान्य प्रश्नांची उकर होणार आहे पाच पृथ्वीच्या अर्थशास्त्रे व्याप्त वाढविणे चाद्र मोहिमेमुळे पृथ्वीचा काय व कितीचा फायदा होणार ते तपासणे सहा भविष्यकाळात मानवापुढे जी आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सामान्य जनतेला व प्रामुख्याने तरुणांना तयार करणे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची जाण असलेला तरुण समूह निर्माण करणे या सर्व प्रश्नांची नासाड उत्तरे मिळाल्यानंतर त्याचा डेटाबेस करण्यात आला यातूनच करता येण्यासारख्या दोनश यादी की याद ही सर्व कामें चंद्रा करताजोगी आमे खासग्या कंपनिया विद्यापीठ व इतर संशोधक को पैसा गुंतर नाशाला आनंद होच्च प्रकार कराएस उच्च प्रकार की तैयारी आवश्यक आ चंद्रा पानव मानवाने आकाशन पहले यदार्पण एक सत्तावन मध एक मध्य यूरी गागरीन याने पृथ्वीभोवती एक फेरी मारून इतिहास घडविला ही अवकाश यात्रा त्याने 12 एप्रिल रोजी केली होस्टाक या यानातून त्याने एकोणनव्वद मिनिटे पृथ्वीभोवती पृथ्वीच्या पृष्ठापासून दीनशे दोन किलोमीटर अंतरावर तो जमिनीवर यानासहित सुखरूपपणे उतरला एका रात्रीत त्याला प्रसिद्धी मिळाली व मानवी जगताचा तो हिरो झाला त्यानंतर तो परत कधीही अंतरिक्षात गेला नाही एकोणीशे मध्ये दैनंदिन ट्रेनिंगच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला शून्य गुरुत्वाकर्षणाची दुसरी बाजू एका अंतराळवीराने आपल्या प्रयोगशातील वास्तव्याची डायरी लिहिली आहे ती रमणीय तशीच वाचनीय आहे मुख्यत्वेकुन अंतराळवीरांना कोणत्या प्रथितीत काम करावे लागते हे यावरून समजते आमची प्रयोगशाळा पन्नास मीटर लांब आहे या प्रयोगशाळेत सर्वद्रुपकरणी आहेत आम्ही त्यावर काम करतो हे संशोधन जगातील निरनिळ्या देशांकडून आलेले असते सतत त्यांचे फोन येत असतात व कामाची प्रगती विचारित असतात एथे खूप सारे आहेत, मात्र कोयरलेस ते नहीं टेलिफोन चार लाइन्स घंटी आवाजाक लक्ष्यवे आवाजा, आवाजा प्रकारते बटन दाबा तो ठरते टेलिफोन कॉल्स दोन भाषा दिता मात्र यापैकी एक ही भाषा तुम्हारी मातृभाषा न लैब मध चार संशोधक आहत् वर्वज आपापा काम दंग आता एकमे बोलने नप्पा तो दूरचे यामुळे असते ते कामाचे खूप लोड असते सतत घाई असते दिवसा लांब व थकवा निर्माण करणारा असतो आपले काम संपले की लाईट बंद करून घरी जावे असे वाटते येथे पृथ्वीसारखे घर नसते प्रयोगशाळेत जिवावे लागते तेथेच झोपावे लागते आधी शिजलेले अन्न उपलब्ध असते अशा लॅबमधे एका वर्षाकरता देखील काहीजण राहतात सतत बाहेर जावे असे वाटत असते काहीतरी निराळे दृष्टीस पडावे थोडेफार फिरावे खिडकी उघडून ताजी हवा नाकात घ्यावी असे वाटते पण असे स्वातंत्र्य घेण्याची येथे परवानगी नाही या लॅबच्या खिडक्या कधीच उघडता येत नाही येथे हवा शुद्ध करून पुन्हा पुन्हा या जागेत खेळविली जाते आणखी एक फॅक्टरी आह गुरुत्वाकर्षणाचा इथे हवा आहे या स्पेस स्टेशनात फिरता किंवा पळता येत नाही येथे एका बाजूकडून दुसरीकड़ जाताना तरंगत जाव लागत अशा वेळची संवेदना मजेशीर असत प्रयोगशाळेत इकडून तिकड़ जाण्यास कॉरिडॉर असतो हा कॉरिडॉर घाईत पार करता येतो यासाठी एका बाजूने रटावे लागत आणि दुसऱ्या बाजूने ब्रेक लावावा लागतो असे करणे मात्र अविश्वसनीय कठीण असत अनुभव असे सांगतो की अशा प्रकारे तरंगणे कठीण असते भिंतीला स्पर्श न करता पुढे जाणे जवळपास अशक्य असते आणि वेगात येऊन आपण भिंतीला धडकलो आणि ब्रेकही लागलेला नसेल तर पदार्थ विज्ञानाच्या नियमानुसार तुम्ही भ्रमण करीत राहतात सैरावेरा दुकान्या झडत राहतात सहा महिने जे स्पेशमध्ये वास्तव्य करून असतात ते तरंगत पन्नास मीटर इतके अंतर पंधरा सेकंदात पार करू शकतात मी मात्र तीन दिवसांच्या सवयीने पंचवीस सेकंदात इतके अंतर पार करू शकलो याचा एकच परिणाम झाला माझ्या कपारात टेंगूळ आले असे असले तरी लगबगिने तुम्हाला इकडून तिकडे जावेच लागते एखादी गोष्ट विसरलेली असते ती ताबडतोब व्हावी असते ती दूर असते म्हणून घाई करावीच लागते पुढचा विचार न करता तरंगत जाण्याचे हे तंत्र स्वतःपूर यशस्वी करण्यात मला अजून काही आठवडे लागणार हे निश्चित स्टीफन हॉकिंग शून्य गुरुत्वाकर्षण स्वतःची व्हीलचेअर क्षणकाळासाठी सोडून पॅलिसिस झाले हॉकींग अशा वातावरणात शिरले ज्यथे पृथ्वीच्या वजनाचे परिणाम अस्तंगत झाल होते म्हणजेच ग्रुत्वाकर्षण शून्य झाल होते, दहा मिनिटांच्या या साहसी प्रयोगात वजनरही अवस्थेत आठ वेळा रोलर कोस्टर रप्ट त्यांनी केली हि विमान वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी खास तयार कल होत विमानाची सफर आटोपली हॉकींग जमिनीवर आल आणि आनंदाने म्हणाल ही यात्रा खूपच थक्क करणारी आह मला वाटत अवकाशात मी पुन्हा पुन्हा जाऊ शकेल त्यांचे जेट विमान म्हणजे बोईंग सातशे सत्तावीस हे 24,000 फूट उंचे उडाले आणि पंचेचाळीस अंश या कोनात बुडी मारली नंतर पत्रकारांशी बोलताना हॉकिंग म्हणाले शून्य जी अवस्थेत भेटू अंतराळ प्रवास संगणकामुळेच नील स्ट्राँग चंद्रावर उतरले तेव्हा एक प्रश्न कोणीतरी विचारला होता त्या काळात प्रसिद्धीची माध्यमे आजच्या इतकी नव्हती त्यामुळेच या प्रश्नाची फारशी चर्चा झाली नाही प्रश्न मूलभूत होता नील आर्मस्ट्राँग कोलंबसपेक्षा श्रेष्ठ आहे का ने अमेरिकेचा शोध लावला तर आर्वर् चंद्रावर आपले पाऊल प्रथम ठेवले हा माणसाचा लहान पाय मानवतेची उंचउडी असे आता प्रसिद्ध झालेले वाक्य देशातोंडातून स्फूर्तपणे बाहेर पडले तो चंद्रावर उतरला त्याच्या आधीवर त्या क्षरीनासाच्या प्रमुख केंद्राशी त्याचा सतत संपर्क होता त्या अर्थाने तो एकटा नव्हता कोलंबस मात्र एकटा होता म्हणजे ज्या राज्यातून तो आला होता त्या राज्याशी त्याचा काही संबंध नव्हता शिवाय तर कुठे जाणार याची त्याला पक्की भारताचा शोध घेण्यास तो, तो निघाला होता पोहोचला अमेरिकेला त्याच्याजवळ होती जिद्द धाडस आणि प्रचंड आत्मविश्वास त्याच्या जहाजावरील खलाशी बंड तयारीत होते पण आपल्याला जमीन लागणार ही त्याची अटकळ होती जेथे जायचे स्थान कोणते हे कोलंबसला माहित नव्हते उलट आर्मस्ट्राँगला त्याची पूर्ण कल्पना होती कोलंबस आणि आर्मस्ट्राँग यांचे कर्तृत्व पाहिजे तंत्रज्ञानाचा झपाडा तर कळतोच याशिवाय विज्ञानाने मानवी जीवनाच्या ज्या विविध अंगांना स्पर्श कला आहे तिथ समजत आजूबाजूच्या प्रदेशाचा शोध ही मानवी जिज्ञासा आहे धडपडनवीन काहीतरी मिळविणे ही मानवी बुद्धीची भूक आहा आकाशस्थ ग्रहांचा ताऱ्यांचा अभ्यास मानवाने त्यांचे निरीक्षण करून केला त्यापासून दुर्बीन व गणिताचा अभ्यास झाला व पुढील वर्षी ग्रहण केव्हा असणार आहे याचे अचूक ज्ञान शास्त्रज्ञांना होऊ लागले पृथ्वी चंद्र सूर्य हे प्रचंड वस्तुमान असलेले स्थूल होते स्थूल महाकाय गोष्टींच्या गतींचा अभ्यास सुरू झाला तो गॅलिओपासून विसाव्या शतकात विज्ञानाने फार मोठी झेप घेतली इलेक्ट्रॉन प्रोटॉन क्षकिरणे गामाकिरणे रेडिओ अॅक्टिव्हिटी व शेवटी लागलेला अनुबॉमचा स्फोट व त्यामुळे जपानवर मिळालेला विजय पाहिला तर विज्ञानाची प्रगती समजते ज्ञान उच्च ज्ञान निसर्गात लपलेले ज्ञान व गुणधर्म शोधण्याची शास्त्रज्ञांचे असे महत्वाकांक्षीला दृश्य स्वरूप या काळात आले तरीपण अणुबॉमचा स्फोट सोडल्यास एकोणीशे पन्नासपर्यंत वर दिलेल्या संशोधनाचे सामान्य जनतेशी काही घेणे नव्हते कारण ते ज्ञान प्रयोगशाळा व संशोधन पत्रिका यातच सीमित राहिले ते व्यवहारात आले नाहीत यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पहिल्या संगणकाशी निर्मिती झाली आणि हा संगणक व्हॅक्यूम हॉल वापरून निर्माण केला होता संगणकाच्या क्षेत्रात नंतर इतक्या वेगाने प्रगती झाली व त्याचा उपयोग निरनळ्या उपकरणात करून घेण्यात आला त्यामुळे उपकरणांची अचूकता वाढली गॅलेलिओच्या दुर्मिणीपासून तो हबलपर्यंत या शासनाने जी प्रगती केली जी अचूकता उपकरणात आणली त्यामुळे अतिसूक्ष्म घटनांचा तपास काढता आला संशोधनाच्या क्षेत्रात विचार करण्याच्या पद्धतीत देखील फरक झाला संगणकाचे दोन प्रमुख गुण एक अचूकता दोन वेग अचूकतेचे साधे उदाहरण घ्या रासायनिक संयुगे जी औषधशास्त्रात वापरतात ती अतिशय शुद्ध असावी लागतात नव्याण्णव टक्के शुद्धता पूर्वी ठीक होती आता तर नव्याण्णव दशांश पेक्षाही जास्त हवी म्हणूनच औषधे तयार झाले किती किती शुद्ध आहेत असा प्रश्न कोणीही विचारत नाही आता विचारतात त्याची इम्प्युरिटी लेव्हल किती शून्य की शून्य की शून्य दशांश इतकी कमी इम्प्युरिटी कारण आपण ती मोजू शकतो उपकरणांच्या सहाय्याने व सर्व उपकरणे कॉम्प्युटराइज असतात सर्व ऍटोमॅटिक असतात मानवी हातांचे काम आता अगदी कमी झाले ही जी उत्तरे संगणकाकडून मिळतात ती अचूक तर असतातच शिवाय ती अत्यंत तातडीने दिलेली असतात संगणकाचा वेग व कामाचा झपाटा दृष्ट लागण्यासारखा असतो अतिक्लिष्ट उदाहरणे तर सेकंदाच्या अवधी सोडवू शकतो म्हणूनच त्याला मागणी जास्त त्याच्या कायम स्मरणात जा लाखो घटना गोष्टी चढविलेल्या असतात त्यातून नेमकी आपल्याला हवी असलेली गोष्ट चटकन काढून देऊ शकतो ते देखील न चुकता सध्या रेल्वे तिकीट संगणकावर रिझर्वेशन करून मिळतात तीच गोष्ट घ्या भारतात रेल्वेच्या निरनिराळ्या म्हणून तीन गाड्या असतील यापैकी कोणत्याही गावाचे पुढील दोन महिन्यांच्या आतील कोणत्याही तारखेचे तिकीट कोणत्याही गावातून काढता येते मला मुंबईहून नागपूरला अजून पंधरा दिवसांनी जायचे आहे तर माझी हे तिकीट मी हरियाणातील अंबाला या शहराच्या स्थानकातून घेऊ शकतो प्रत्येक स्टेशन एकाच मोठ्या सुपर कम्प्युटर जोडले आहे व प्रत्येक गावाच्या रिझर्व्हेशन काउंटरकडून आलेल्या माहितीप्रमाणे तो आरक्षण करीत असतो हे आरक्षण मिळण्यास एक मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही मिळालेले तिकीट स्वयंपूर्ण असते त्यावर गाडीची निघण्याची वेळ देखील दिलेली असते पूर्वी म्हणजे संगणकतेचा वापर नसताना रिझर्व्हेशन काउंटर फक्त त्या गावाहून निघणाऱ्या गाड्यांचीच तिकीट मिळत असून प्रत्येक घटनेच्या प्रसंगाचा वेग वाढला आह त्यामुळे जग आता लहान झाले आहे द वर्ल्ड इज फ्लॅट या गाजलेल्या पुस्तकात या गोष्टी प्रकाशाने मांडल्या आहेत कम्युनिकेशनमधे जी क्रांती झाली त्यामुळे जगातील प्रत्येक देश शहरे एकमेकांच्या जवळ आली आहेत अंतरिक्ष प्रवासाची सुरुवातच अचूकता व वेगावर अवलंबून असते अंतरावीरांचा कार्यक्रम अगदी राखीव असतो व कठोरपणे तो अंमलात आणला जातो ते सतत पृथ्वीच्या असतात चार वर्षांचे कष्टप्रद ट्रेनिंग घेऊन ते तयार झालेले असतात म्हणूनच ते रफ अँड टफ असून अचूक असतात तसे असणे भागच असते सुनीताच्या एकशे दिवस अंतराळ प्रवासाची जे सविस्तर वर्णन या पुस्तकात दिले आहे, त्याचा मुख्य उद्देश हाच आह जे चुका करू शकतात त्यांना अंतराळात प्रवेश करू नये असे ध्रिय वाक्य या सर्व प्रवासाची उद्दिष्ट दाखवित संगणक व इलेक्ट्रॉनिक्सची अद्वितीय प्रगती एकूण मानवी समाजातच बदल आणणारी आहा अचूकता आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील येईल का त्यामुळे मानवी जीवन जास्त सोयीस्कृत सोप् होईल का हा खरा प्रश्न आह युरोप अमेरिकेत वेळच महत्व लोक पाहतात आपल्याकडे सामान्यपणे ते फारसे पाहले जात नाहीत वेळेच्या बाबतीत आपण कॅज्युअलच असतो वेळ पाहणे आपण महत्वाचे समजत नाही मानत नाही प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे हे ब्रीद आपण जर मनात बाळगले तरच आपल्याला वेळेचे महत्व समजेल सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या सभेला ठीक नऊ वाजता आपण पोचलो तर तेथे ते खुर्च्यांची मांडी चालू असते व मोजके तीन चार प्रेक्षक आलेले दिसतात असे का होते वेळेची निर्मिती आपण जीवनात सुसूत्रता यावी म्हणून केली पण दैनंदिन जीवनात मात्र आपण निष्काळजी झालो व्यक्तिगत गोष्टीत पाच दहा मिनिटे मागेपुढे झाले तर एक वेळा क्षम्य मानता येईल पण सार्वजनिक जीवनात तर अतिजागरूक असायला हवे थोडक्यात म्हणजे प्रयोगशाळेत आम्ही अचूकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो पण ती अचूकता आपल्या जीवनात आणत नाही संगणकाचा फायदा कम्युनिकेशन मोबाईलचा वापर लॅपटॉप आरक्षण कॉल सेंटर यामध्ये दिसून येतो भारताच्या बहुसंख्य जनतेला याचा कितीसा फायदा झाला दोन प्रकारचा समज येथे निर्माण झाला श्रीमंत नवश्रीमंत गरीब व अतिगरीम तंत्रज्ञानाचे फायदे आपण गरीबात सांगणार केव्हा प्रत्यक्ष दाखविणार केव्हा दोन वेळा पोटभर जेवण मिळण्याची ज्यांना भ्रांत आहे त्यांना संगणकाचे फायदे कसे समजावून सांगणार युरोप विशेषतः अमेरिकेतील समृद्ध सामाजिक जीवन त्याचा उंचावलेला आर्थिक स्तर वस्तूंची मुबलकता यामुळे अतिश्रीमंतांचे वैवशाही जीवन असते मात्र गरीबांनाही राहायला घरे व जेवायला छत्र मिळते त्यामुळे हो सामाजिक सामंजस्य सा राहते वैज्ञानिक दृष्टीचे अभिसरण होण्यासाठी समाजात हे सामंजस्य सा फार आवश्यक आहे गणितीय उदाहरणे तेथे शालेय महाविद्यालयीन शिक्षणात गणितय स्वरूपाची उदाहरणे असतात जी थेरी आपण शिकतो तिचा प्रत्यक्ष उपयोग फक्त गणितीय उदाहरणे सोडण्याने समजतो टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक प्रकरणानंतर अशी खूप उदाने दिलेली असतात व प्रत्येक उदाहरण विद्यार्थ्यांनी सोडायचे असते परीक्षेत फक्त असेच प्रश्न विचारतात त्याचे उत्तर मिळण्यासाठी खूपसे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात उत्तर भारात्मक असावे गुणात्मक नको आपल्या येथे भारतात प्रश्नपत्रिकेमध्ये गुणात्मक प्रश्न असतात ते सोडवणे तसे सोपे असते कसे थोडेफार लिहिता येतात व पास होण्या पद गुण मिळवता येतात गणितीय उदाहरण सोडविण्यासाठी अगदी पहिल्याच स्टेपपासून तुमच्या मूलभूत वैज्ञानिक ज्ञानाची कसोटी लागते ते सोडविणे कठीण नसते सवय असावी लागते भारतात आयआयटी मध्ये त्याच पद्धतीने शिकवितात व तसेच प्रश्नपरीक्षेत विचारतात म्हणूनच येथून उत्तीर्ण झालेली मुळे मुली अमेरिकन अभ्यासक्रमात यशस्वी होतात यापैकी कोणीही अपयशी होत नाही ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे मागील चार पाच वर्षापासून आयआयटी विषयात काम करण्यासाठी निरनिराळ महाविद्यालयातील मुले अमेरिकेत गेलेत त्यांना सर्वांना चांगले पगार आहेत व सर्वजण तेथील वातावरणात रुळले सर्वजण यशस्वी होतात या घटनांचा एकच अन्वयार्थ विद्येच्या क्षेत्रात आपण मागे नाहीत एकविसावे शतक ज्ञानाचे शतक आहे आणि नॉलेज इज पॉवर हा मूल ठरणार आहे त्या अर्थाने भारताला पुढील वर्ष फार सुखाची व प्रगतीची आहेत दोन हजार भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असेल पुष्कसाप्पत त्याने पार पाडला असेल यासाठी आपल्याला प्रॉब्लेम ओरिएंटेड अभ्यासक्रम तयार करावा लाग्र प्रधानमंत्री इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या वी कॅन ऑल्सो डू इट त्यांचा सा विश्वासार्थ करून दाखवण्याची कामगिरी करायची आहे प्रत्यक्त तरुणाला मंगळावर स्वॉरी चंद्रावर मानवी वस्तीची तयारी चालू असतानाच नासान मंगळाकड़ दृष्टी वळविली आहा मंगळाच निराळ पृथ्वीवरून यान पोहचायला सहा महिन लागतात म्हणून पहिले मंगळाच्या पृष्ठावर लँड होणारी यान आह मानवविरहित मात्र त माहिती पाठविणारा भरभक्कम म दोन ला मंगळावर पोहोचणार आहा आजचा मंगळ हा वायवंटी थंड ग्रह आहे त्यावरील वातावरण अगदी विरळ आहे त्याच्या पृष्ठावर पाणी नाही या यापूर्वी तिथे पाठवण्यात आलेल्या यानाच्या संशोधनाप्रमाणे तेथि जमिनीच्या थराखाली बर्फ पुष्कळ प्रमाणात असावे व उत्तर प्रदेशात निश्चितच असेल कोट्यावधी वर्षापूर्वी मंगळावर पाणी होत व ते बर्फाच्या थरात बदलले गेल एक लाख वर्षापूर्वी पाणी थोड्याफार अंशाने होति पाणी म्हणजे जीवन पाण्याचे अस्तित्व सर्वात महत्वाचे पुढे आपण जे अंतराळवीर मंगळवार पाठविणार त्यांना तिथ पाणी आहे, व तिळणार आहे याची खात्री द्यायला हवी असे नासाच्या संशोधकांना वाटत यासाठी फिनिक्स नावाचे यान नासा पाठविणार आह या यानात अतिसूक्ष्म कॅमरा आ तो भूगर्भशास्त्री संशोधकांना पृष्ठाची माहिती देऊ शक पृष्ठावर उतरू लाग तसा हा कॅमेरा कार्यान्वित होईल पृष्ठावर उतरल्यावर यान भूपृष्ठाच्या खालच्या जागेचा अभ्यास करण्यासाठी ड्रिलिंग सुरु करग्रावर देखील असे ड्रिलिंग कलि होते त्या क्रिएचविस्तर वर्णन शास्त्रीय संशोधनाच्या मासिकात आले होते ही गोष्ट नव्वदीच्या दशकातली यानातून तीन दाते असलिला पोक दंडगोलाच्या आकाराचा दंड बाहेर येईल हा प्रश्न उभा राहील हळूहळू जमीन खोदत जाईल प्रत्येक फूट तो खाली जात जाईल व ती माती तो विश्लषणासाठी उपकरणांकडे सॅम्पल म्हणून पाठविल ह काम सर्व ऑटोमॅटिक आह या उपकरणाच नाव गॅस क्रोमोटोग्राफ अस आहा व आता तर तो खूपच प्रगत झाला आहे त्या काळातही हे सगळं वाचताना मला प्रथम गंबत व नंतर वैज्ञानिक प्रगतीचे कौतुक वाटले उपकरण चंद्रावर मात्र सगळा डेटा जो आलेखाच्या रुपात असतो तो नासाचा प्रमुख संशोधनशा आहेत म्हणजे हे उपकरण विश्लेषण करतील व तो डाटा पृथ्वीवर सुपूर्द करील क्षणाकाळात वैज्ञानिक संशोधनाची अचूकता आहे उपकरणाची वेवेग आहे कॉम्प्युटरचा हे पुस्तक वाचताना सातत्याने ही गोष्ट आपल्या मनात कायम जागृत ठेवायची ती मानवाच्या अचाट बुद्धिमत्तेची व अफाट कर्तृत्वाची त्याबरोबर केलेल्या अथक प्रयत्नांची चंद्रधर मागे पडला आता लक्ष मंगळ यान पोहोचायला जिथे सहा महि लागतात त्या पृष्ठाची अचूक विवेचन कमाल आहे या आधी एकोणीशे नव्याण्णव मध्ये मंगळावर एक यान पाठविण्यात आले होते पण ते लँडिंग करताना क्रॅश झाले आता चाललेल यान मंगळावरील उत्तरेला असलखा आर्टिक सपाट प्रदेशावर उतरेल ही जागा उतरण्याला योग्य व जुलै ऑगस्ट हा येथून निघण्याला योग्य कारण मे तेथे पोहोचण्याला योग्य ब्रिटनमधील प्रोफेसर फिलिंजच्या मते उत्तरेकडचा प्रदेश ही माझी पहिली निवड नाही कारण येथील तापमान कमी असल्याने सजीव तिथे सापडण्याची शक्यता कमीच आहे एवढं मात्र खरे की हा भाग नवीन असल्याने तो संशोधकांना उपयुक्त आह नासा मंगळापर्यंतच थांबलेला नाही पुढील लक्ष्य आह अजस्त्र महाकाळ शरीराचा गुरु याकरता मंगळ आणि गुरुमधली एस्ट्रॉइड पट्ट्यातील वस्तूंचा अभ्यास करण्यात येईल या क्षेत्रात दोन मोठ्या अश्णी आहेत सूर्यमालेच्या जन्मकाळी म्हणजे चार दशमांश पाच बिलियन वर्षापूर्वी त्या काळी या अशणी निर्माण झाल्या आहेत म्हणूनच त्यांच्या अभ्यासाने त्या कालाबद्दल बरीचशी माहिती मिळू शकते अंतराज झालेले अपघात एक एकोणीशे साठ सोव्हियत रॉकेटचे लॉन्च पॅडवर उडाले दोन एकोणीसशे सहासष्ट जेएमई आठ डॉकिंग करताना नियंत्रणाबाहेर गेले मात्र सुखरूप परत आले तीन एकोणीसशे सदुसष्ट अपोलो एक कमांड मॉड्यूलचे ट्रेनिंग अंतरावील मोठी आग लागून जीव घुसमटल्याने मरण पावले 4. एकोणीसशे एकोणसत्तर सोयूज पाच पृथ्वीवर परत येताना इक्विपमेंट मॉडूलमध्ये बिघाड उष्णता वाढली जीव घेण्या परिस्थितीतून अंतरावील व्हॉली नावा सुखरूप बाहेर आला पाच एकोणीसशे अपोलो तेरा मध्ये प्राणवायूच्या टाकीचा स्फोट त्यामुळे पॉवर सप्लाय बिघडला हे मिशन चांद्र मिशन होते प्रवाशांची चंद्रळ वापरण्यासाठी नेलेल्या शिडींनी सुटका सहा एकोणीशे एकाहत्तर तीन अंतराळवीरांचा मृत्यू परत येताना ऑक्सिजन टाकीचा स्फोट सात एकोणीशे ऐंशी लॉन्च पॅडवर रॉकेटचा रशियात स्फोट पन्नास जण मृत्युमुखी आठ एकोणीशे शहाऐंशी चॅलेंजरमध्ये सहा अंतराळवीरांचा इंधन टाकीच्या स्फोटाने मृत्यू नऊ दोन हजार कोलंबिया शटलचे थर्मल ब्लँकेट अकार्यक्षम परत येताना स्फोट एकूण सात जण कल्पना चावलाचा यात अंतर्भाव अपघात साधारण ज्वलनशील वायू असलेल्या टाकीमुळे झालेले दिसतात यान वातावरणात शिरताना जी उष्णता निर्माण होते ती लीक झाल्यानिखी अपघात झालखी असंख्य उपकरणी प्रचंड वक् व पि इंजिन यांच्याकडून चांगल काम करून घणि अतिशय कठीण असत मानवी चुकीला इथ क्षमा आह भारतीय महिलांची कामगिरी भारतात अंतरिक्ष संशोधनासाठी इस्रो नावाची संस्था कार्यरत आह तिथील मालती चंद्रमोहन गदाचित पहिल्या भारतीय स्त्री अवकाशयात्री असत्या एकोणीश सत्याऐंशी मधी हजार पहिल्या सहा उमद्वारात निवड झाली होती भारतीय महिला एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये चॅलेंजर या यानातून अवकाशात गेली असती परंतु शेवटच्या राऊंडमधे इतर दोन भारतीय निवडले गेले हे मिशन पूर्ण झाले नाही म्हणून ते भारतीय देखील अवकाशात जाऊ शकले नाहीत सुनिता आणि कल्पना यांची तर नावे सरतोमुख झाली आहेत व वा त्यांची वाहवा होते अवकाशान प्रकल्पासाठी इस्रोमधे एकोणीशे त्रेसष्ट मुली आहेत एकूण नोकरदार तेरा हजार आहेत स्त्रिया सर्व खडतर व कठीण काम करीत आहेत फायरोतंत्रावर देखील त्याच्यास्वपणी काम करतात स्त्री म्हणून आपल्याला कोणत्याही महत्वाच्या कामासाठी डावली जाते असे त्यांना वाटत नाही मात्र आपण पुरुषांपक्षा जास्त कर्तृत्व आहोत त्या कामाला योग्य आहोत हे त्यांना दाखवून द्यावी लागत सिद्ध करावी लागत संशोधन शाळेत काम कष्टप्रद व लांब असतळवळा प्रयोग रात्रीसुद्धा चालतात म्हणूनच ऑफिस व घर सांभाळून काम करण्याची कसरत करावी लागत दोन्ही ठिकाणी जबाबदारीची कामे असतात भारतातल्या स्त्रियांची घरगुती जबाबदारी अमेरिकन स्त्रियांपेक्षा जास्तच असत अमेरिके रेडीम फूड पॅकमध मिळत नवरा घरकामात खूप मदत करतो तशी परंपराच आह आपल्याकडपुरुष मंडळी घरात काम करीत नाही स्वयंपाक आवरण सर्व स्त्रीलाच करावी लागते, शिवाय तो स्वयंपाक स्वादिष्ट रुचकर असावा असा नवऱ्याचा मुलांचा आग्रह असतो स्त्रीची खरी दमछाक होत भारतीय अधिकाऱ्यांच्या जागांवर असून घरसंसार सांभाळण्या स्त्रीचे म्हणून कौतुक करायला हवे या याव्यतिरिक्त पुरुषांनी आपल्या जीवनशैलीत फरक करायला हवा घरचे घरातील काम पुरुषांनी करणे हा कमीपणा नाही मुख्यतः परंपरागत चालत आलेला पुरुष अहंकार त्याने बाजूला ठेवायला हवा इस्रोमधील एक महत्वाची गोष्ट आढळते संसार व ऑफिस ही दोन्ही स्त्री पुरुषांपेक्षा जास्त चांगली सांभाळते असे तेथे मानतात शिवाय त्यांच्यात संभाषण चातुर्य व मैत्री करण्याची कला पुरुषांपेक्षा जास्त चांगली असते इतके असूनही इस्रोचे संचालक होण्याचा बहुमान अजून कोणत्याही स्त्रीला मिळालेला नाही ज्येष्ठ स्त्री संशोधकांना वाटते की परिस्थिती आता खूपच बदलली आहे स्त्रिया इंजिनियर जास्त संख्येने होऊ लागल्या आहेत शेवटी काय तुमचे धाडस व कर्तत्व हे महत्वाचे इस्रो पुढील दशकात मानवाला अंतरात पाठविण्याची मोहीम घेईल दोन अंतराधीरांना घेऊन हे यान पृथ्वीच्यावर 400 किलोमीटर अंतरावर फेऱ्या मारेल दोघांपैकी एक स्त्री असेल मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर स्त्री पुरुष हा भर राहत नाही तुमची कार्यक्षमता तुम्ही ज्या घरी वाढलात तेथील वातावरण कुठल्याही संकटाशी सामना करण्याची तुमची हिंमत व महत्वाचे म्हणजे मानसिक स्टॅमिना कुठलीही चिंता किती काळ बाळगायची याचं तुमचं ज्ञान या अटी स्त्री किंवा पुरुषाला सारख्याच असतात कारण दोघांचे काम सारखे खडतर असत